पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण अठरावे माझा देवावर मुळीच विश्वास नाही दिनांक एकोणीस तीन एकोणीसशे एकुनीस्ती अडोतीस सोमवंशीय हितकारी समाज तायवाडीच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर सोळंकी यांना मानपत्रेवर थैली देण्याचा कार्यक्रम झाला त्याप्रसंगीचे भाषण तुम्ही माझी भाषण ऐकण्याला आतुर झाला आहात परंतु मी आज जास्त बोलू शकणार नाही कारण प्रकृती स्वास्थ्यासाठी मी आज उपास केलेला आहे शनिवार म्हणून माझा उपास नाही माझा धर्मावर बिल्कुल विश्वास नाही देव धर्माचा या खुळचट व वेडगळ एकदा मी हिंदू मित्रांना शंकराच्या पिंडीविषयी माहिती विचारली त्यांना ती सांगता आली नाही शंकराच्या पिंडीत काय आहे तेथे त्याचे जास्त स्पष्टीकरण करता येत नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे ते निव्वळ संभोग दृश्य आहे त्याची धर्मश्रद्धाळू प्राण्यांनी छोडोपशारे पूजा करावी त्याच्याशी आपल्याला काही एक कर्तव्य नाही सांगाव्याचा हित हो की माझा उपास तशा प्रकारचा नाही माझा उपास आज दुपारी सुरू होऊन तब्बल दोन दिवस दोन रात्री उपास धरून मी सोमवारी अन्नप्राशन करतो या दिवसात मी पाणी देखील पित नाही इतका हा खडतर उपास आह दुसरे लोक नव्वद सायसाकरता उपास करतात मला अपचनाच्या विकारामुळे डॉक्टरने आठवड्यातून दोन दिवस उपाशी राहाव्यास लावले आहा शरीर स्वास्थ्यासाठी मला हा उपाय करावा लागत आहे व अशा परिस्थितीत मी जास्त बोलू शकणार नाही मला जे मान ही मानपत्र व पर्स दिली आहे त्याबद्दल मी येथील मंडळींचा अत्यंत ऋणी आहे दुसरे असे की आजचे मानपत्र काही कोरडे नाही तर त्याबरोबर एक थैलीही आहे मानपत्राचा आनंदाने स्वीकार करून सदर थैली स्वतंत्र मजूर पक्षास देणगी दाखल दिल्याचे जाहीर करतो या मानपत्रात अस्पृश्य वर्गाच्या आतापर्यंतच्या चळवळीचे योग्य शब्दात दिग्दर्शन केल्याबद्दल मला अत्यंत समाधान होत आहे माझ्या कामगिरीचे जे अलंकारिक वर्णन केले आहे ते माझ्या एकट्याच्या श्रमाचे फळ नसून त्याला तुम्हा सर्वांचेच अविश्रांत परिश्रम कारणीभूत झालेले आहेत त्यातल्या ज्या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे आपली चळवळ जगाच्या निदर्शनास आली आणि यशोगिरीचा टप्पा गाठू शकली त्या दोन गोष्टी म्हणजे महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह व दुसरा नाशिकचा मंदिर प्रवेश सत्याग्रह या होत या दोन्ही प्रसंगी माझे मित्र अनुक्रमे भाई चित्रेव भाऊराव गायकवाड यांची धडाडी आणि अनेकविध संघटनांना तोंड देऊन काम करण्याची चिकाटीच कारणीभूत झाली आहे